स्कंध सातवा अध्याय दुसरा चवनमुनीचा शाप जन्मेजे व्यासांना म्हणाला हे महर्षी आपण सूर्यवंशातील परंपरेने उत्पन्न झालेल्या धर्मशील राजाची कथा मला विस्ताराने सांगा व्यास म्हणाले हे महारश्रेष्ठा ऐकतर मी पूर्वी देवर्षी नारदांकडून जे ऐकले आहे तेच तुला विस्तारपूर्वक सांगतो पूर्वी शुभ अशा सरस्वतीच्या आश्रम बांधून तेथे वास्तव्य करीत असता एकदा महर्षी नारद आपणहूनच तेथे आले मी त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून प्रणिपात केल्यावर त्यांच्यापुढे उभा राहिलो त्यांना उत्कृष्ट आसन दिले त्यांची अत्यंत नम्रभावने पूजा केली नंतर मी त्यांना विचारले हे देवमहर्षे आपल्यासारखी वंदनीय विभूती माझ्या येथे आली आहे म्हणून आज मी धन्य आणि पवित्र झालो तेव्हा आता आपण महादेवी भगवतीचे संपूर्ण चरित्र मला कथन करावे या सातव्या मनोवंशातील राजांची उत्पत्ती आणि त्यांची चरित्रे ही अत्यंत रमणीय आणि श्रवणीय आहेत तेव्हा भगवन ती अद्भुत कथा सांप्रत आपणाकडून ऐकण्याची मला तीव्र इच्छा झाली आहे म्हणूनच आपण योग्य वाटेल तेथे संक्षेपाने अथवा विस्तारपूर्व ते अद्भुत विस्तार रमणीय चरित्र मला सांगा तेव्हा माझे बोलणे ऐकून प्रसन्न झालेले ते परमार्थ तत्पर नारदमुनी अत्यंत प्रमुदित झाले आणि हसत हसत मला म्हणाले हे सत्यवती पुत्रा धर्मज्ञान आणि धर्मतत्पर असलेल्या त्या राजांचा अत्युत्तम वंश तू नीट आई तो श्रवणात सुखद आहे विष्णूच्या नाभी कमलापासून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली हे पुराणात सांगितले आहे तो ब्रेव स्वयंभू सर्व शक्तीमान आणि सर्व करण्यासाठी भाग्यवान शिवाची दहा हजार वर्षेपर्यंत सदैव तपश्चर्या केली त्यानंतर सर्व युक्त असे मानसपुत्र त्याने निर्माण केले त्यातलाच एक मरीची असून तोच सृष्टी प्रसिद्ध आहे त्याचा अतिप्रसिद्ध असा दुसरा पुत्र म्हणजे कश्यप हा होय दक्षाच्या तेरा बरोबर त्याचा विवाह झाला होता त्यांच्या ठिकाणीनंतर देव दैत्य यक्ष पन्नग आणि इतर पशु या सर्व जीवनसृष्टीची उत्पत्ती झाली म्हणूनच सृष्टीला काश्यपी सृष्टी हे नाव देण्यात आले विवस्वान हे नाव धारण केलेला सूर्यदेवात अत्यंत प्रसिद्ध आहे राजा वैवस्वत मनू त्याचा प्रसिद्ध पुत्र होता त्याच मनूच्या इक्ष्वाकु ह्या पुत्राने पुढे सूर्यवंशाचा विस्तार केला इक्ष्वाकु नंतर मनूला पुढे नऊ पुत्र झाले इक्ष्वा... इक्ष... इक्ष्वाकु इक्ष इक्ष्वाकू विस्तार करता म्हणून प्रसिद्ध आहे शिवाय इतरांची नावे आता सांगतो नाभाग धृष्ट शर्याती नरिशंत प्रांशू नृग दि कुरुष पृषध असे मनूचे नऊ पुत्र प्रसिद्ध आहेत मनुचा थोरला पुत्र इक्षर पुरुक्ष आणि सत्यवचनी राजा अंबरीश हा नाभावाचा पुत्र असून नेहमी प्रजाहित तत्पर होता धृष्ट या मनुपुत्रापासून ब्रह्मभूत असे क्षात्रकुल उत्पन्न झाले ते संग्राम भरित असले तरी ब्रम्हकर्म करण्यासाठी तत्पर होते तिसरा मनुपुत्र शर्याती याला आनर्त नावाचा असा पुत्र आणि एक लावण्य संपनाशी सुलक्षणी कन्या झाली तिचे नाव सुकन्या होय शर्यातीने आपली मुलगी सुकन्या ही अंध असलेल्या च्यवनाला अर्पण केली पण सुकन्याच्या अति पावि... पावित्र्यामुळे चवनमुनी डोळस झाला सूर्याचे पुत्र अश्विनी कुमार यांनी चवनाला दृष्टी दिली असे आम्ही ऐकले आहे त्यावर अत्यंत शंकित झालेला पडला तो म्हणाला आपली सुलोचना कन्या अंध असलेल्या मुनीला का अर्पण केली कुरूप अवगुणी अथवा स्त्रियांची लक्षणे ती चांगली नसती तरच तिला एखाद्या अंधाला अर्पण केले असते सुकन्यात सर्व गुण सर्व लक्षण अशी होती मग राजाने ती अंधालाच का अर्पण केली याचे कारण कृपा करून सांगा भाषण ऐकल्यावर व्यास म्हणाले वैवस्वत मनुचा पुत्र शर्याती याला चार हजार स्त्रिया होत्या त्या सर्वगुणी, गुणी सुंदर आणि मनोहर असून उत्कृष्ट कुलीन अशा राजकन्या होत्या त्या सर्वजणीचे राजावर नितांत प्रेम होते तसेच राजालाही सर्वजणी अत्यंत प्रिय होत्या पण इतक्या भार्या असूनही राजाला ही एकच सुहास्य वेदना अशी सुकन्या नावाची कन्या होती ती जशी राजाला तशी सर्वच मातांना प्रिय होती शर्यती राजाच्या राजधानी स्थानापासूनच जवळ एक महा सरोवर होते ते मानस सरोवराप्रमाणे पवित्र होते त्याला सुंदर पायऱ्या होत्या त्यातील उदक नेहमीच पठिकाप्रमाणे स्वच्छ असे त्यात आणि कारंडव पक्षी नित्य क्रीडा करीत चक्रवाक्षांमुळे त्याची शोभा वृद्धिंगत होती। दाव्यूह पक्षी म्हणजे पाणकावळे आणि सारस पक्षी यांनी ते गजबजलेले सरोवर सदा विलोभनीय दिसत असे अशा प्रकारचे तेथे अनेक पक्षीगण वास्तव्य करीत असत त्या सरोवरात पाच प्रकारची कमळे होती त्यामुळे तेथे भोंगेही फार होते ते दुतर्फा वृक्षराजेंनी वेढलेले होते साल तमाल सरल पुन्हाग आणि अशोक अशा सुंदर वृक्षांनी त्या सरोवरास अतिशय शोभा प्राप्त झाली होती वट अश्वस्थ कदंब आणि केळीचे फळ यांच्यामुळे त्याच्या सौंदर्यात भर पडली होती जंबीर बीजपूर जंजीर पनस क्रमुक नारिकेल केतक कांचन युथिक म्हणजे जुई मोगरी विभूषित झाले होते, होते।, होते। कोकिळा आणि मोर या पक्षांमुळे ते बहारदार दिसत होते त्या सरोवराच्या संधीत एके ठिकाणी च्यवन भार्ग नावाचे मुनी वास्तव्य करीत होते ते वृत्तीने अत्यंत शांत आणि महातपस्वी होते तो निर्जन भूभाग आहे असे जाणूनच तेथे ते मुनी तपश्चर्या करीत ते दृढ आसन घालीत मौन धारण केल्यावर प्राणाचे निरोधन करून इंद्रियांचा संयम करीत निराहार राहून ते उदकही प्राशन करीत नसत ते नित्य त्या देवी पराबिकेचे ध्यान करीत अशी बरीच वर्षे तपश्चर्या केल्यावर त्यांच्या बसल्या जागेवरच लतानी वेढलेले असे एक वारुळ त्यांच्या भोवती निर्माण झाले त्याप्रमाणे ते बसले असता त्या वारुळातच दिसेनासे झाले एकदा राजा शर्याती हा आपल्या स्त्रियांसह क्रीडा करण्यासाठी तिथे आला तेथे विहार करीत करीत राजा कमलानी वेष्टीत अशा निर्मल सरोवरापाशी येऊन पोहोचला त्या सरोवरात क्रीडा करण्याची त्याला अत्यंत इच्छा झाली आपल्या पित्यासह आणि मातासह सुकन्याही आलेली होती ती आपल्या सख्यासह फुले वेगण्यासाठी परिधान केली होती तिच्या पायातील तोरड्यांचा आवाज घुमत होता फिरता फिरता ती अगदी सहजगत्या च्यवन मुनीना परिवेष्टीत केलेल्या त्या वारुळापाशी आली आपल्या सख्यांसह क्रीडा करीत असता ती वारुळाजवळ येऊन बसली तिला विचार केला एक तीक्ष्ण काटा हातात घेऊन ती सिद्ध झाली ज्योती बाहेर काढण्यासाठी ती, ती वारुळाच्या अगदी नजिक आली त्या मुंनी ती सुकेशा सुकन्या अवलोकन केली ती जणू दुसरी रतीच होती ती विशाल नयन्या सुकन्या जवळ आलेली पाहून चमन मुनी अत्यंत खोल गेलेल्या आवाजात म्हणाला हे सुनयने दूर हो मी तपस्वी असून तू हे वारुळ फोडण्याचा प्रयत्न करू नकोस अशा प्रकारे मुनी बोलले पण त्या कन्येस ते भाषण ऐकावयास आले नसल्याने ती पूर्वीच्याच उत्सुकतेने तिथे गेली आणि तिने ते ज्योतीप्रमाणे दिसणारे डोळे फोडले दैवगतीच म्हणून की काय पण त्या कन्याने डोळे फोडल्यावर क्रीडेसाठी ती दुसरीकडे निघून गेली पण आपण केलेल्या कार्याबद्दल तिच्या मनात शंका निर्माण होऊन ती स्वतःशीच भयभीत झाली इकडे आपले डोळे फोडले गेल्यामुळे चवनमुनी अत्यंत क्रुद्ध झाला अत्यंत वेदना होत असल्याने त्याचा संतापनावर झाला आणि सर्वांना मलमूत्राचा रोध होवो अशी शापवाणी तो बदला त्यामुळे शर्यतीच्या राज्यातील सर्व प्राणी अश्व वगैरे आणि सर्व प्रजा यांच्या मलमुत्राचा रोध झाल्याने दुःखी होऊन सर्वजण राजाकडे गेले राजाचीही तीच अवस्था झाली होती आणि त्याचे सैन्यही तेच सांगत होते प्रजाही तेच म्हणू लागली अशा प्रकारे शारीरिक पिडेमुळे सर्वजण त्रस्त झाले राजा विचार करू लागला आणि तसाच आपल्या राजधानीत परत आला तो चिंताक्रांत होऊन कारण शोधू लागला तो आपल्या सैनिकास आणि आप्तस्वकीयांना म्हणाला कोणाच्या दुष्कर्मामुळे हे घडले त्या सरोवराच्या पश्चिम भागात महा तपस्वी चयन मुनी महान तपश्चर्या करीत आहेत त्या अग्नीप्रमाणे भासणाऱ्या तेजस्वी मुनीला कोणीतरी त्रास केल्याशिवाय ही पीडा सर्वांना उत्पन्न होणार नाही तेच कारण असावे त्या ज्ञानवृद्ध तपोवृद्ध वयोवृद्ध महात्म्या भार्गवाचा कोणी बरे अपराध केला तो जाणतेपणी असो व अजा असो पण त्याचे फोन भोगत हो। त्या आहोत अवहेलना केली सर्वांनी शोध करायून शरीर पिढीने त्रस्त झालेले सर्व सैनिक आणि इतर जन म्हणाले महाराज निश्चितपणे सांगतो कि आमच्याकडून काया वाचा मने करून कोणताही अपराध त्या तापसाच्या बाबतीत घडलेला नाही अध्याय दूसरा समाप्त